आत्मविश्वास व सतत अभ्यास जगातील सर्व महापुरुष सुरुवातीला सामान्य श्रेणीच्या योग्यतेच्या व क्षमतेच्या व्यक्ती राहिले आहेत इतके असून सुद्धा त्यांनी स्वत विषयीचा आपला दृष्टिकोन तुच्छ होऊ दिला नाही व निराशेला जवळ येऊ दिले नाही आत्मविश्वास व सतत क्रियाशीलतेच्या बळावर ते एक एक पाऊल पुढे टाकत राहिले प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते ध्येयापासून भटकले नाहीत नगण्य साधने व योग्यता असून सुद्धा देश धर्म समाज व मानवतेच्या सेवेमध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती समर्पित करून समाज एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केले, के अनेकना नवी दिशा प्रदान केली।